गोपाल कृष्ण भगवान की जय ओम नमो भगवते वासुदेवाय एकनाथी भागवत अर्थ अध्याय बारावा ओविक्रमांक तीनशे एकवीस शिंक हे नागाचे घर जांभई हे कुर्माचे घर आणि टेंकर हे कृकलाचे घर होय उचकी हे देवदत्ताचे भिराड होय मन धनला मात्र कोठेच ठारा नाही म्हणून जीव आणि देह यांचा संगम होण्याच्या ठिकाणी म्हणजेच ग्रंथीत धनंजय वस्तीला राहतो त्यामुळे जीवाने सोडले असताही तो घटकाभर तरी या शरीराला वाचवून धरतो स्वाधिष्ठान नामक चक्रापासून अनुक्रमानेच प्राणाचे दहा विभाग होतात त्यांचे स्थान मान व उपलक्षण हे सर्व मी तुला सांगितले मी मागे तुला एक गोष्ट सांगितलीच आहे की प्राण आणि अपान हे दोघे रुसले आहेत त्यानंतर त्या दोघांची भेट अध्यापी झालेली नाही कारण ते मोठे हट्टी व छानिष्ट असे आहेत त्या दोघांची जो समजूत करी, तोच माझा आवडता होय असे तू समज त्याला मी आपणहून आपले सर्वस्व अर्पण करतो ह्याचेच नाव योगसाधन होय उद्धवा प्राणाची लक्षणे सांगता सांगता एकाएकी प्राण आणि अपान यांची साम्यस्थिती सांगण्याची कथा प्रसंगोपातून ठेव स्वाधिष्ठान येताना जीव आणि मन यांची ऐक्यता होते तेथे सूक्ष्म प्राण राहत असल्यामुळे पश्यती ही परावाणीच्या ऐक्यतेला प्राप्त होते तेव्हा मनाला खेळाडूपणा उत्पन्न होऊन बाल्य दशा प्राप्त होते असे समज त्यानंतर प्राण डुलत, डुलत पुढे चालू लागतो गाठतो तेव्हा ती मौनाची मिठी न सोडता आपल्याशीच गुणगुण करू लागते <coughs> तेथे मनाला मुग्धावस्था सोळा वर्षे वयाच्या आतील अवस्था प्राप्त होऊन ती मागे पुढे सांभाळताना अनेक प्रकारचे उपभोग व सुखस्थिती यांची इच्छा करते पण लज्जेने उदानाचे स्वरूप तो प्राण धारण करतो तेव्हा मनालाही परिपूर्ण तारुण्य प्राप्त होते त्या विशुद्धी चक्रामध्ये आतून परावाणीही येऊन मिळते आणि पश्चंती व मध्यमा ह्याही एक होतात अशा प्रकारे त्या सर्व वाचा तेथे मोठ्या दिमाखाने घुमावयास लागतातून स्वरांची आणि वर्णांची भलभल ती बडबड सुरू करते आज्ञाचक्र हे भुवयांमध्ये असून ते ह्यांच्याहून निराळे आहे तेथे वाणीला जाता येत नाही योग्यांचे हंस लक्षण ते, ते, ते। ही अनुक्रमाने सहा चकरे आहेत, हे हंस प्राप्ति से लक्षण होता वर्ण, चक्र को मातृक स्थान को सर्व स्वर को लक्षण ऐक आधार चक्रामध्ये चार पाकळ्यांची आकृती असते आणि त्या आकृतीमध्ये चार मात्रा राहिलेल्या असतात व श श आणि स या अक्षरांना शास्त्रज्ञ लोकांनी मात्रा असे म्हटले आहे जेथे स्वाधिष्ठान हे सहा पाकळ्यांचे चक्र आहे तेथे सहा वर्ण स्थापन केलेले आहेत बकारापासून तो लापर्यंत ब भ म य आणि ल हे जे सहा वर्ण आहेत ते त्या ठिकाणी असतात असे निश्चित समज मणिपूर चक्राला दहा पाकळ्या आहेत तेथे दहा वर्ण स्थापन केले आहेत ड कारापासून फ कारापर्यंत ड ढ ण ति फ हे जे दहा वर्ण आहेत ते त्या चक्रात राहत असतात अनाहत चक्र बारा पाकळ्यांचे आहे तेथे क कारापासून ठ कारापर्यंत क ख ग ज्ञ अ ट ठ बारा वर्ण ठेवलेले आहेत ते त्या चक्रामध्ये शोभत असतात विशुद्ध चक्र सोळा पाकळ्यांचे असून त्यात अ ई उ वैगरे एकंदर सोळा स्वर आहेत कंठस्थाना दिसून येते आज्ञाचक्र मात्र अतिशय अवघड आहे तेथे काकी मुख या नावाचे असलेले दार उघडतच नाही तेथे प्राणांची लटपट काही चालत नाही तेथील मार्ग अतिशय बिकट असल्यामुळे तो त्यांना सापडत नाही ते आज्ञाचक्र दोन पाकळ्यांचे असून शुद्ध हंसाचे मंदिर होय तेथे पोचाव याला अत्यंत थोर असे योग सामर्थ्य लागते या स्थानी पोचण्यासाठी योगी नाना प्रकारचे हट योग आचरण करतात पण त्यांनी कितीही संकटे सोसून योगाभ्यास केला असता अखेरीला तेही तेथे पोचत नाहीत माझे हे स्थान प्राप्त होण्याला अत्यंत गूढ असे एक अनुष्ठान आहे सोहम हमसा साधन जो सावधानपणे करील प्राप्त करून घेईल त्यालाच वायूचा निरोध होतो आणि तोच आज्ञा चक्रात प्रवेश करतो इतकेच नव्हे तर तो तेथूनही पुढे अचूक निर्णयात्मक मार्ग शोधून काढतो तेथे ऋषी रिद्धी सिद्धींचे समुदाय अनेक सुख सुखसमृद्धींची फळे त्याला प्राप्त करून देतात पण तो त्या सर्वांना बाजूला ढकलून आपल्याच पवित्र मार्गाने पुढे चालू लागतो रिद्धीसिद्धींना जो भुलला किंवा मी सिद्ध असा ज्याला अभिमान उत्पन्न झाला तो त्या आज्ञाचक्रापासून च्युत झाला व तो केलेल्या सर्व श्रमांना मुकला असे समजावे परंतु ज्याच्या अंगी परिपूर्ण वैराग्य असते तो सिद्धींना कधीही भुलत नाही सुखोपोग व मानमान्य पुढे चालू लागतो त्यानंतर आउटपीठ आज्ञाचक्रा पुढील स्थान व गोल्हाट आउटपीठाच्या पुढील स्थान ओलांडून भ्रमरगुंफेच्या गोल्हाटाच्या पुढील स्थानाच्या कचाटातून पार पडून सहस्र कमल दलाचे प्रवाह शोषण करून ते धैर्यशाली पुरुष मत स्वरूप होतात आज्ञाचक्राची स्थिती सांगत असता पुढे योग मार्ग सांगण्याची गोडी लागली म्हणून मागची कथा सांगावयाची विसरलो याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी आपण म्हणाल की मासा प्रवाहाबरोबर वाहू लागला म्हणजे तो जसा सहसा मागे फिरत नाही त्याप्रमाणे ग्रंथ निरूपण करण्यामध्ये तूही पुढेच चल व्यर्थ बडबड का करतोस मूल चुकले म्हणजे त्याला आई ज्याप्रमाणे शिकवण देते त्याप्रमाणे आपले हे भाषण मला माझ्या कल्याणाचेच द्योतक झाले आहे चक्रांचे निरूपण करताना मनही योगाकडे वळले आणि त्यामुळे मागचे निरूपण विसरून शेवटी दूर निघून गेले हे ऐकून श्रोते हसले आणि म्हणाले तू काही या ग्रंथाचा करता नव्हेस हे आम्हाला कळून चुकले आहे म्हणून त्याचे निराकरण करण्याकरता विशेष प्रतिपादन करू नकोस कोट्यवधी ग्रंथ चालले तरी योग ज्ञानाची गोडी कळत नाही ती तू आपल्याच सवडीने आवडीने स्पष्ट उघड करून दाखवलीस जे श्रीमद भागवत समजावयास कठीण होते ते श्रीकृष्णाने तुझ्याच मुखाने यथार्थ रीतीने अर्थ स्पष्ट करून सांगितले ते खरोखर आम्हाला पसंत पडले आहे हा बारावा अध्याय अतिशय गहन आहे हे देवाधि देवच बोलला आहे पण त्यातील अर्थ तू स्पष्ट करून सांगितलास पहा अशा प्रकारे संतांनी आदर भाव दाखवून अभय दिले ते पाहून एका जनार्दनालाही अत्यंत हर्ष होऊन त्याने संतांना नमस्कार घातला वैखरी मात्रा स्वर आणि वर्ण या पदांचे व्याख्यान झाले तेच श्रीकृष्ण दृष्टांत देऊन उद्धवाला सांगतो जीवाचे आणि शिवाचे जे सूक्ष्म मूळ असते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 आकाशामध्ये उष्णता ही अदृश्य रूपाने असते कारण अग्नी हा सर्वत्र व्यापकपणानेच असतो तोच अरणीचे मंथन केले असता त्या मंथनात अत्यंत सूक्ष्म रूपाने प्रकट होतो अग्नीचा वायू हा जिवलग मित्रच आहे म्हणूनच अग्नीवर बारीक कापूस घालून फुंकले असता तो चांगला लखलखीत दिसू लागतो आणि त्याच्या नाजूक व कोमल ज्वाळा पसरू लागतात अशा प्रकारे अग्निला मध्यम स्थिती प्राप्त झाली की नंतर हवन द्रव्याने होम करू लागले असता त्या हवनाने तो भयंकर भडकतो व त्याचा ज्वाळा आकाशाला जाऊन भिडतील एवढा मोठा वाढतो त्याप्रमाणे सूक्ष्म नाद शिवाच्या संसर्गाने प्राणाच्या संगतीने आणि षट संस्काराच्या योगाने वाणीच्या रूपाने बाहेर पडतो मरा हा शब्द ऐकला असता ती वाणी सर्वस्वी अमंगल अशी वाटते पण तीच अक्षरे उलटी केली असता राम या नावाने पवित्र झालेली वाचा समाधान करते चांगला किंवा वाईट कसाही उच्चार केला असता काही होत नाही ते कायमच असतात म्हणूनच वर्णांना अक्षर अविनाशी असे म्हणतात त्याप्रमाणे ही वाणी पवित्र होत असते जशी वाणी वर्णोच्चारांनी स्पष्टपणे प्रकट होते त्याचप्रमाणे इतर इंद्रियांचीही प्रवृत्ती आहे ती त्या इंद्रियांची स्थिती देखील श्रीकृष्ण उद्धवाला संक्षेपाने सांगतो श्लोक एकोणीस याचप्रमाणे बोलणे कर्म करणे चालणे मलमूत्र विसर्जन करणे वास घेणे चव घेणे पाहणे स्पर्श करणे ऐकणे मनाने संकल्प विकल्प करणे बुद्धीने निश्चय करणे अभिमान धरणे इत्यादी सर्व क्रिया महतत्व तसेच सत्व रज व तम इत्यादी तिन्ही गुणांची कार्ये हे सर्व मीच आहे असे समज वाणी प्रकट होण्याचा जसा हा प्रकार आहे त्याचप्रमाणे कर्मे हा इंद्रियांची प्रवृत्ती प्रकट होण्याचा प्रकार आहे चरणांमध्ये गती आणि हातांची ग्रहण कोणतीही वस्तू धरण्याचे सामर्थ्य ही, सामर्थ, ही प्रकटपणे दिसतात विसर्ग हा गुदद्वाराचा गुण आणि अत्यंतिक सुखोपभोग हा लिंगाचा गुण हे प्रकट होतात कर्मेंद्रियात पाचवी जी तिचे विस्तारपूर्वक वर्णन मागे सांगितले आहे त्याचप्रमाणे आणि कानाला ऐकण्याच्या गुणामुळे अधिकार मिळाला आहे शीत उष्ण मऊ कठीण हे ज्ञान त्वचा या इंद्रियामुळे व्यक्त होते सुगंध किंवा दुर्गंध यांचे ज्ञान होण्याच्या कामी नाक हेच चतुर मनाचे संकल्प किंवा विकल्प तसेच निश्चय हे बुद्धीचे कर्म होय चिंतन हे चित्ताचे कर्म होय आणि मी पण हे अहंकाराचे कर्म होय रजतमसत्वांचे विकार हे तर मूळ मायेचेच विकार आहेत त्या तिहींचेही विवरण मी आता खरोखर संक्षेपाने सांगेन ऐक आधी दैव आधी भौत आणि ज्याला अध्यात्म असे म्हणतात त्या ठिकाणी जो प्रपंच वाढला ते ईश्वराचे दृश्य स्वरूप होय हे लक्षात ठेव ईश्वर हा आपण स्वतः जगाचे मूळ कारण आहे त्या कारणाहून भिन्न असे नसते समजा कि एखादी झाली तर ती तुपाहून निराळी अशी प्रत्यक्ष कधीच दृष्टीच पडत नाही किंवा लाकडाचा घोडा केला आणि त्याची अंगलट उभे राहण्याची ऐट वगैरे प्रकारांनी तो अत्यंत शोभिवंत दिसला तरी त्याने पणा सोडलेला नसतो तो सर्वांगानी लाकडामुळे शोभत असतो त्याचे अवयव खूर, खांदे हे सर्व लाकडाचे त्याप्रमाणे ही शिवाचेच मूर्तिमंत स्वरूप आहेत सोन्याचा दागिना झाला तरी तो ज्याप्रमाणे सोन्याच्याच रूपाने शोभत असतो त्याप्रमाणे महाभूते व विषयेंद्रिये ही देखील अभिन्नपणाने शिव आहेत सोन्याचा नाक के नाग तयार केला असता त्याची फडा शेपूट आणि जग ही मदरूपच आहे प्रपंच हा ईश्वराहून निराळा नाही याच अर्थी जीव शिवांचे अभिन्नपण श्रीकृष्ण स्वतः उद्धवाला सांगत आहे श्लोक वीस त्रिगुणमय ब्रह्मांड रूपी कमळाचे कारण हा परमात्माच आहे प्रथम तो एकच अव्यक्त होता नंतर काल व माया यांच्या साह्याने तोच अनेक रूपामध्ये प्रकट झाल्यामुळे अनेक असल्यासारखा वाटू लागला जमिनीत बी पेरल्यानंतर ते जसे अनेक रूपांमध्ये विस्तार पाहून प्रकट होते तसे हे आहे शिव हा स्वतः जीवाचा जीवा जीव आहे म्हणून त्याचे शिव स्वतंत्र आहे असे म्हणतात जीव आणि शिव या रूपांनी हा भिन्न भासतो म्हणून जीव निराळे दिसते समुद्र हा आपल्या अंगावर खोलगे भोरे तयार करतो व त्या श्री त्याप्रमाणे श्रीहरीने ब्रह्मांड उत्पन्न करून ते आपल्या नाभी मध्ये धारण केले म्हणून त्याला धारण करणारा असे म्हणतात त्या नाभी कमलामध्येच आपल्या लिलेने त्रैलोक्य धारण करतो यामुळे श्रीहरीला पद्मनाभ असे म्हणतात सोन्याच्या सिंहासनावर सोन्याचीच मूर्ती बसवून सोन्याच्या फुलांनी तिची पूजा करावी म्हणजे शब्द बाहेर पडला सुगंध आणि मृल पिवळी झालेली चाफ्याची कळी एकटी दिसते पण तीच ज्याप्रमाणे अनेक पाकळ्यांनी प्रफुल्लीत होते त्याप्रमाणे मी श्रीकृष्ण अनेक लोकांच्या रूपाने विकसित झालो आहे हे कार्यकारण नव्हते त्याच्यापूर्वी मी अव्यक्तच होतो असे समज जो मी सत्यातील सत्य आहे आणि मला स्पर्शही करावयाचा नाही अशी भेदाने शपथ घेतली आहे माझ्या ठिकाणी भेद मुळीच नाही कारण शब्द व दृष्टांत त्यांपैकी कोणीच ज्याच्या गावात शिरू शकत नाही असा मी अपार अनादि अनंत आद्य आणि अव्यक्त आहे असे केवळ जे अभेद स्वरूप त्या तीन प्रकारचे भेद कुठले असणार ज्या स्वरूपाचा विचार करता करता लज्जित होऊन वेद सुद्धा परत फिरले तेच माझे शुद्ध स्वरूप होय तो मी साह्यकर्त्या साधनांचा समुदाय न जमवता स्वतःच्या लीलाक्षोभानेच क्षुब्ध असा काळ होतो मी आपल्याच सामर्थ्याने प्रबळ झालो आहे आणि माझ्याच शक्तीचा भयंकर विस्तार सर्वत्र चेतवून ठेवला आहे त्या माझ्या शक्तीचे विभागही मीच नीट नेटके विभागून ठेवले आहेत त्या विभागांचे विभाग मी सविस्तर सांगेन ऐक गुणांची शक्ती देवतांची शक्ती मनाची शक्ती इंद्रियांची शक्ती महाभूतांची भूतशक्ती या सर्वांमध्ये क्रियाशक्ती हीच मुख्यत असते जीवापासून जी अदृष्ट शक्ती उत्पन्न झाली ती त्रैलोक्यात अनिवार्य आहे हरी हराला सुद्धा खरोखर अटपत नाही अशी अदृष्ट शक्ती अनिवार आहे अदृष्ट शक्तीने जीवाला बद्ध करून जे अगदी करून टाकले आहे तिला आवरावयाला मला येथे सामर्थ्य ज्याप्रमाणे राजाज्ञा असेल ती खुद्द राजा सुद्धा पाळतो त्याप्रमाणे अदृष्ट शक्तींचे उल्लंघन मी मुळीच करीत नाही हे लक्षात ठेव जीप कापून देवाला वाहतात तसे नाक मात्र कापीत नाहीत त्याप्रमाणे मी कर्माची स्थिती नाहीशी करतो पण अदृष्टाची गती मी तोडीत नाही अथवा विशेष करून निश्चितपणे असा तो मी एकटाच त्रैलोक्यामध्ये अनेक व्यक्त रूपांनी भासमान होतो जो जीवनमुक्त झाला तोच मत स्वरूपाला येऊन पोहोचला परंतु तोही अदृष्टाने बांधला गेल्या असल्यामुळे देहरूपी आप नाना प्रकारे देहरूप नावे असा तर लोकान मदे असावे। प्रारब्ध गतीने विनोदी बनला होता वसिष्ठाला उपाध्यपणा करावा लागला भीष्म शरपंजरी निजला याज्ञवल्क्याला दोन बायका असून प्रारब्धाच्या तावडीत सापडून तो त्यातच वागत असे उद्धवा या शक्ती प्रारब्ध्यात अनिवार वाढलेली आहे जीव बांधलेले असतात हा त्रैलोक्यात मी एक असून त्या जीवांच्या प्रारब्ध गतीने अनेक व्यक्तिरूपाने भासमान होतो विश्व असे श्रुतीत म्हटले आहे यावरून या सर्व निरनिराळ्या व्यक्तीत मीच एक असल्याचे स्पष्ट होते मातीची गोकुळे केली आणि त्यांना निरनिराळी नावे व निरनिराळे आकार कल्पून ती पुजिली परंतु ती सारी मातीचीच साठलेली असते त्याप्रमाणे सृष्टी ही माझ्याच रूपाने व्यक्त झाली आहे ज्याप्रमाणे आपण एकटा एकच असून निद्रेला वश झाला म्हणजे स्वप्नामध्ये आपण अनेक रूप धारण केल्याचे पाहतो त्याप्रमाणेच मी ही विश्वात्मा आहे असे समज ज्याप्रमाणे वडाचे बी केवळ अगदी लहान असते व त्याला जमीन व पाणी मिळाले म्हणजे त्यावेळी त्याचे नाम रूप पुष्प या सर्व रूपात ते मूळचे बीजच वास्तविक भासू लागते त्याप्रमाणे विश्वाच्या आकाराने केवळ चिदात्मा सर्वत्र भासमान असतो मूळ बीजाची जी गोडी असते तीच गोडी वाढत वाढत मोठ्या आकारात वाढली जे जे तत्व झाले आहे ते शुद्ध चैतन्यानेच भरलेले आहे सर्व जग चितस्वरूपच होय ऊस हा सर्वांगाने सर्वच बीजरूप असतो बीजरूपानेच ऊस सफल होतो त्याप्रमाणे चिन्मात्र हे जगाचे मूळ होय आणि तेच सर्व जग चितस्वरूपच होय बीज आणि ऊस ही दोन्ही एकरूप असतात त्याप्रमाणेच प्रपंच हा चितस्वरूपच आहे याच अर्थाने श्रीकृष्ण अत्यंत अगत्याने कृपापूर्वक सांगत आहे श्लोक एकवीस कपड्यामध्ये जसे धागेच ओतप्रोत असतात त्याप्रमाणे या परमात्म्यामध्येच सारे विश्व ओतप्रोत भरले आहे हा पुरातन संसाररूपी वृक्ष कर्ममय आहे ते कर्मच भोगरूप फुले आणि मोक्षरूप फळ उत्पन्न करते। या करता संसार जो सर्व अणुमात्र सुद्धा येथे काहीही नाही याच अर्थींचा दृष्टांत देव उद्धवाला सांगतात ज्याप्रमाणे खरोखर कापसाचे बारीक बारीक धागे कातून त्यांचे निश्चित असे वस्त्र केले म्हणजे त्यात वस्तुत आडवे तिडवे विणलेले तंतूच असतात त्यांना वस्त्र ना त्या ना हो हे नावही व्यर्थच होय त्याप्रमाणे संसार हे नावही व्यर्थच होय वास्तविक संसाराच्या रूपाने मी भगवंतच स्फुरद रूप होत असतो वास्तविक पाहूत गेले तर सूत हे स्पष्टच दिसत असते असे असतात त्याचे नाव लुगडे असे म्हणतात त्याप्रमाणे आपणापुढे प्रत्यक्ष चैतन्य खेळत असताही वेडे लोक त्याला संसार असे म्हणतात सुताशिवाय ज्याप्रमाणे वस्त्र दिसत नाही त्याप्रमाणे शिवाय प्रपंच दिसत नाही असे असता उद्धवा ज्यांना मी प्राप्त झालो नाही त्या लोकांचे नशीब कसे ते पहा मीच नाही असे ते म्हणतात ज्याप्रमाणे मी सर्वव्यापी विश्वात्मा आणि विश्वात भरलेला असल्याबद्दल आता वृक्षाच्या दृष्टांताने येथे मी तुला सांगितले मला पाहण्याचा ज्याचा निर्धार झाला आहे त्याला केवळ सर्वेश्वरच आहे मला न पावलेला जो मनुष्य असतो त्याला संसाराचाच भास होतो मी जो सर्वात्मा व सर्वेश्वर आहे तोच भ्रांतिष्ट माणसाला संसाराचा मोठा वृक्ष असा वाटतो त्यात संसार वृक्षाचा विस्तार श्रीकृष्ण स्वतः सांगतात भ्रांतीमुळेच संसार वृक्ष उत्पन्न होऊन कर्माकर्मरूप जळाने थोर आहे तो जीर्ण जुनाट व अत्यंत विस्तीर्ण असा असून फळापुष्पांनी ओथमलेला आहे त्याचे बीज कोणते मूळ कोणते रस कोणता फळ कोणते इत्यादी ज्या प्रश्नांच्या योगे करून सर्व जीव भ्रमात पडले आहेत ते मी सविस्तर सांगेन श्लोक बावीस पाप आणि पुण्य ही या संसार रूपी वृक्षाची दोन बीजे आहेत शेकडो वासना याच्या या मुळ्या तीन गुण ही त्याची तीन खोडे पंचमहाभूते या त्याच्या पाच फांद्या यामधून पाच प्रकारचे रस शब्द रूप, रस गंध, बाहेर पड़तात, दहा एक मन, त्याचा स्पर्श्याच होत एक जीव आणि एक ईश्वर या झाडावर घरटे बांधून राहतात भ्रमरूप भूमीमध्ये पाप पुण्य या जोडीचे जोडबीज पडताच हा वृक्ष उत्पन्न होतो आणि त्याच्या शेंड्यावर कल्पना वाढते ज्याप्रमाणे पान फूल किंवा फळ दिसत नसून वेलाच्या अंगात दोऱ्यासारखे तंतू सर्व भरलेले असतात व त्यास तंतूंनी वेलांची प्रबळ वाढ होते त्याप्रमाणे कल्पनांच्या शेंड्याने संसार हा बळकट झाला आहे कर्मा कर्मरूपी पाटाच्या पाण्याने अविद्यारूप आळे भरले आणि ज्या अनंत वासना तीच मुळे खोल जाऊन त्यांच्या बळकट आधारामुळे हा वृक्ष मुळीच हले नासा असते संचित क्रियमानाचे असंख्य वाफे पाण्याने आधीच तुडुंब भरलेले असतात आणखी त्यावर दुसराही प्रवाह येऊन ते पूर्वी भरलेले वाफे पुन्हा पुन्हा तो भरीतच असतो त्यामुळे हा संसार वृक्ष अतिशय बळकट होऊन नित्य नवी वाड धरतो सगुण आणि गुणाच्या वाढीवर त्रिगुणात्मक अहंकाराचे त्रिदळ फुटते त्रिगुणांच्या गुणांचा प्रकार तर काय ते एकमेकात अगदी गुंतून राहतात ते परस्परांच्या अंगावर पडून मिसळून जातात व एकत्र वाढीने मोठे वाढतात पंचभूतांच्या मोठमोठ्या फांद्या तर प्रपंचाच्याही बाहेर जातात आणि त्या एकमेकांवर पसरतात व एकमेकात मिसळून वाढीस लागतात या वृक्षाला मुळापासून गाभ्यातून मनोमय खांद्या वाढलेल्या आहेत त्या खांद्यांच्या खोडाला दशेंद्रियांचे फाटे फुटलेले आहेत ते त्या खांदीच्या मंद मंद खुळ केतात त्या प्रत्येक शाखांमध्ये सुखाने राहण्याकरता दैवतेही आलेली असतात ती कर्मांचा आधार धरून आपापल्या शाखेवर बसतात दहा प्रकारचा वायूचा सोसाटा उद्भवतो त्यामुळे ते झाड डोलते आहे असे दिसते गुढ व अतर्क असे घरटे आहे उत्पन्न होते, तेच ते घरटे होय तेच हृदय मंदिर त्यात जीव आणि परमात्मा हे दोघे जण पूर्णपणे अतर्क अशा रीतीने राहतात जो देहाभिमानी जीव आहे आणि जो निरभिमानी परमात्मा आहे अशा दोघा जणांनी मिळून हृदय मंदिराचेच घरटे झाले आहे जीव हा संकल्प विकल्प प्राप्त करून देणारा आहे आणि परमात्मा निर्विकल्प स्थिती देणारा आहे या दोघांचीही वस्ती हृदयामध्येच असते त्यामुळे खरोखर ते त्यांचे घर होय आणखी पहा वात पित्त व कफ या त्या संसाररूप वृक्षाच्या अंतरसाली होत हे भक्तोत्तमा उद्धवा याच कारणाने त्यांना वल्कले म्हणण्याजोगे महत्व आले आहे हा वृक्ष आकाशाहून उंच वाढला आहे आणि शून्याच्या मर्यादा फोडून कितीतरी दूरवर पसरला आहे अशा प्रकारे विस्ताराने फोफावलेला तो वृक्ष आपल्या मदाच्या भरतीने उम्मळून पंचरसात्मक विषयांच्या अत्यंत मधुरधारांचा वर्षाव करू लागतो श्रुती आणि स्मृती हीच त्या वृक्षाची पाने आहेत आणि त्यात स्वर्गरूप फुले फुललेली आहेत ज्यासाठी याज्ञिकरूपी भ्रमर मोठ्या वेगाने झेपा घालीत असतात त्या वृक्षाची सुख व दुःख ही दोन जावळी फळे असून ती नेहमी एकत्र मिळालेली असतात आणि त्यांच्या शेंड्यापासून बुडख्यापर्यंत तीच दोन फळे त्याला येतात जितकी दूरपर्यंत सूर्यमंडळे दिसतात तितका या वृक्षाचा विस्तार आहे आणि तितक्यांनाही कर्मप्राप्ती ही, कर्म ही सुखदुःखांची फळे देतच असते सूर्यमंडळापर्यंत हा वृक्ष आहे असे म्हटले म्हणून चंद्रमंडळादी जी सर्व आहेत तेथे संसाराचे भय नाही असे समजू नकोस उद्धवा मी सूर्यमंडळाच्या मध्यवर्ती आहे त्या माझ्याशिवाय जेवढी म्हणून स्फूर्ती स्फुरण पावते तेथपर्यंत संसार भय खरोखर आहेच असे खात्रीने समज सूर्याचे जे मंडळ आहे तेही केवळ संसारामध्येच आहे म्हणून या वृक्षाचे फळ जो खात नाही तोच रविमंडळाची येथेच फळे आहेत आणि त्या दोन फळांचे भोगतेही दोनच आहेत हे दोघेही संसारातच असतात ते तुला सांगेल ऐक श्लोक तेवीस वात क पित्त कफ याच्या तीन साली आहेत सुख दुःख ही दोन फळे होत असा हा संसार वृक्ष सूर्यमंडलापर्यंत पसरलेला आहे विषय लोलूप गृहस्थ या झाडाची दुःखरूप फळे खातात परंतु वनवासी संन्यासी याची सुखरूप फळे खातात एक असणारा मीच मायेमुळे अनेक रूप झालो आहे हे श्री गुरूंकडून जे लोक जाणून घेतात तेच वेदांचे रहस्य जाणणारे होत दुःखरूप फळाचे जे भोक्ते असतात ते मनाने अत्यंत विषयासक्त असतात जणू काय ते गिधाडरूपी गृहस्थ असून येथे विधीबाह्य रीतीने विषयांचे सेवन करतात ते ग्राम्य ज्याप्रमाणे ग्राम घार आकाशात उंच जाते आणि तेथून एकदम अमिषावर तिची उडी पडते त्याप्रमाणेच उत्तम नरदेह प्राप्त झाला असताही ते विषयाशी झटापट करीत झोंबत असतात असे जे मनाने विषयासक्त असतात व जे अधोगतीलाच जाण्यास योग्य असतात ते दुःख फळाचे असतात हे निश्चित समझ। जे कोणी गृहस्थाश्रमाचा त्याग करून वनवासी वानप्रस्थाश्रमी झालेले असतात त्यांनाच सुखफल प्राप्त होते हे निश्चित समज त्या सुखाच्या फळाचे जे विभागी यथाशास्त्र संपूर्ण कर्मे केल्यामुळेच ज्यांचा मार्ग चालता येतो असे ब्रह्मस्थानाच्या शेवटापर्यंत इतर सारे स्वर्गही आहेत ब्रह्माचर्याश्रमाने वेदाध्ययन करावे गृहस्थाश्रमाने अग्निची आणि ब्राह्मणाची पूजा करावी आणि वानप्रस्थाश्रमात वनात राहून वनातील फले भक्षण करून असावे अशा अनुक्रमानेच वागले असता क्रमाने मुक्तीस्थान म्हणजे ब्रह्मस्थान ज्यांनी प्राप्त करून घेतले ते ब्रह्मस्थानात राहणारे लोक सुखाच्या फलाचे भोगते होत असे समज इतर स्वर्गात सुखप्राप्ती होते पण जेथून पुन्हा जन्माला यावे लागते असे ते मार्ग आहेत ब्रह्मस्थानात एकदा वस्ती झाली की त्यांना क्रमाने मुक्तीच प्राप्त होईल मुळात अरण्यवासी असेच पद आहे त्या पदाने वानप्रस्थ असाच बोध स्पष्ट केला तेथेच संन्यासी हा अर्थ घेतलेला नाही कारण संन्याशाला वनवासी असे म्हणता येत नाही संन्याशांना राहावयाची जागा वेदामध्ये मुळीच सांगितलेली नाही त्यांनी स्वदेहाचे हवन केले असल्यामुळे त्यांना राहत नाही संभवत नाही जागृतीतील पाहुण्याला स्वप्नातील घरी जेवावयास पाठवावे त्याप्रमाणे मनोवास शुन, वासना शून्य संन्यासे संसार सुखाचे भोगते कसे होतील जानी विरजा हो मात आपले कर्म जाळून टाकून ब्रह्म तेच मी आहे हे, हे सूत्र साध्य केले त्यांना अरण्यात किंवा गावात नियमित निवासस्थान कोण नेमून देणार आकाशाला बिराडाला जागा द्यावयाला कोणते घर ठरवावे त्याप्रमाणे जे संकल्पत्याग केलेले संन्यासी असतात त्यांना राहण्याची जागा कोण नेमून देणार जे संकल्पत्याग केलेले संन्यासी असतात त्यांना अरण्यवासी असे कोण म्हणेल या करता मायात्मक अशा संसार वृक्षाच्या फळाचे भोगते असे त्यांना म्हणता येत नाही मुळातील पद अरण्यवासी असे आहे ते वानप्रस्थाच्याच वाट्याला आले आहे कारण वानप्रस्थाश्रमी हा नेमी वनात राहणारा असतो म्हणून दुसऱ्या फळाचा सुखफळाचा तोच भोगता होय आता संन्याशाची सुखप्राप्ती आई तेही दोन्ही फळे मिथ्या आहेत असे समजतात त्रिभुवनामध्ये सर्वत्र मीच एक आहे असा अनुभव निश्चयपूर्वक त्यांना झालेला असतो हा जो अनेक रूपांनी पसरलेला विस्तार दिसतो तो खरोखर मीची दात्माच आहे असा निश्चय गुरुमुखाने जाणून घेऊन ते माझे खरे सुख पावले आहे, ते मत्स्वरूप होऊन मला पावले माझ्याच सुखाने सुखरूप झाले सुखदुःख फळांना मुकले आणि संसारात येण्यापासूनही सुटले संसार हा मायामय असल्यामुळे मिथ्या भासरूप आहे असे जो जाणतो तोच वेदवेत्ता वेतता व विद्वान होय त्यालाच परमहंस म्हणतात तो विश्व हेच आपले घर समजून राहणारा असतो अशा पदाची प्राप्ती होण्याला अनन्य भावाने गुरुभक्ती करावी त्यानेच संसाराची निवृत्ती होईल तेच श्रीकृष्ण सांगत आहे प्रथम सत्संगती सांगितली तिने माझ्या पदाची प्राप्ती होते त्याच अध्यायाच्या शेवटी गुरुभक्ती करावी असे सांगतो श्लोक चोवीस हे उद्धवा अशा प्रकारे गुरूंची सेवा आणि अनन्य भक्तीने तू ज्ञानाची कुराड धारधार कर आणि तिने सावधपणे आपला जीवभाव तोडून टाक अशा रीतीने आत्मस्वरूप होऊन नंतर ती कुऱ्हाड टाकून दे येथे बारावा अध्यास समाप्त झाला भिन्न भिन्न प्रकारची कोट्यवधी साधने केली तरी सद्गुरूंचे भजन केले नाही तर संसार वृक्षाचे छेदन भावयाचे नाही ज्याप्रमाणे शुरांची स्वतःची शक्ती खरोखर शत्रूचा नाश करणारी असते त्याप्रमाणे संसार वृक्षाला छेदणारी केवळ एक गुरुभक्तीच आहे असे समज पातक नष्ट करण्यास ज्याप्रमाणे गंगाजल समर्थ आहे त्याप्रमाणे गुरुभक्ती हीच संसार भस्म करते हे निश्चयपूर्वक लक्षात ठेव सत्यव्रताचे ग्रहण केले म्हणजे पातक आपोआप पळून जाते त्याप्रमाणे गुरूंचे भजन केले असता संसाराचा क्षय आपोआपच होतो मारुती दृष्टीस पडला असता भुते बारा वाटांनी पळतात त्याप्रमाणे भजनाचा तडाखा सुरू झाला की संसाराचे भय हा हा म्हणता पळून जाते मरताना अमृतपान घडले तर मरणालाच मरण येते त्याप्रमाणे गुरुभजन केले असता जन्म मरण मरून जाते अंतकाळी अकस्मात हरी असे म्हटले असता यमदूतांनाही लाथ बसते भजन के अस्ता, भजन केले भवभयाला लाथाज संसाराचे करावे। हेच साधन पूर्वी सांगितलेच आहे उद्धवा तर जो वेद व ब्रह्मज्ञान यात निष्णात असून शिष्याला ज्ञान देण्याविषयी समर्थ असतो तोच सद्गुरु होय असे येथे निश्चयपूर्वक समज